वाल्मिकी रामायण बालकंड सर्गविसावा विश्वामित्रांचं ते भाषण ऐकून राजा क्षण बेशुद्ध झाल्यासारखा झाला मग शुद्धीवर येऊन तो म्हणाला हा माझा कमलोजन राम अजून पुरता सोळा वर्षाचाही झालेला नाही हो हा राक्षसांबरोबर युद्ध करण्याच्या योग्यतेचा मला दिसत नाही ही माझी औक्षणी सेना आहे तिचा मी स्वामी आहे ही घेऊन जाऊन मी त्या राक्षसांशी युद्ध करेन हे माझे सेवक शूर पराक्रमी अस्त्र विशारद आहेत राक्षसांची लढायला ते योग्य आहेत रामाला आपण नेऊ नये रणांगणात प्रमुखपणाने राहून हातात धनुष्य घेऊन मीच एकटा आपले रक्षण करेन जोवर माझ्या जीवात जीव आहे तोवर राक्षसांची युद्ध करेन आपली व्रतचर्या निर्विघ्नपणे आणि सुरक्षितपणे पार पडेल मी तिकडे येतो रामाला आपण नेऊ नये तो लहान आहे अजून पुरते शिकलेलाही नाही बलाबल अजून त्याला कळत नाही अस्त्रबर त्याच्यात आलेल नाही तो युद्ध विशारतही नाही राक्षस हे कपट युद्ध करणारे असतात त्यांच्याशी लढण्याला हा योग्य नाही रामाला सोडून क्षणभर सुद्धा जिवंत राहण्याला माझे मन घेत नाही हे मुनिवर्य आपण रामाला नेऊ जर आपण रामाला घेऊन जाण्याची इच्छा करीत असाल तर चतुरंग सैन्यासह मला बरोबर न्या कौशिक मुने माझ्या वयाला आता साठ वर्षे झाली महाप्रयत्नाने याचा जन्म झालेला आहे रामाला आपण नेऊ नये चारी पुत्रांवर माझी अत्यंत प्रीती आहे त्यात ज्येष्ठ हा धर्माने मुख्य मुख्य ठरत असल्यामुळे रामाला आपण नेऊ नये त्या राक्षसांचे बोळ किती आहे कोणाचे ते, ते पुत्र ते कोण आहेत काय त्यांचे ते संख्याप्रमाण यांना रक्षण कोणाचे आहे कपटाने लढणाऱ्या त्या राक्षसांचा रामाने किंवा माझ्या सैन्याने किंवा मी प्रतिकार कसा करावा राक्षसेस हे बळाच्या दर्पाने भरलेले अत्यंत दुष्ट त्यांच्याशी मी सामना कसा द्यावा हे सर्व मला भगवन उलगडून सांगा हे त्यांचे बोलणे ऐकून विश्वामित्र म्हणाले पौलच्छाच्या कुळात जन्मलेला रावण नावाचा राक्षस आहे त्याला ब्रह्मदेवाने वर दिल्यामुळे तो त्रैलोक्याला अतिशय त्रास देत तो महाबलवान महापराक्रमी पुष्कळ राक्षसाने तो राक्षस राज रावण वेढलेला बसतो असे महाराज ऐकिवत आहे तो विश्वस विश्रवस मुनींचा मुलगा असून साक्षात वैश्रवण कुबैराजाचा भाऊ आहे तो, तो स्वतः जेव्हा यज्ञाला विघ्न करण्याला जात नसतो तेव्हा त्याने प्रेरणा दिलेले दोन महाबलवान राक्षस मारिज आणि सुबाहू हे यज्ञात विघ्न करतात मुनीने ते सांगितल्यानंतर राजा त्यांना म्हणाला त्या धुरात्म्याच्या पुढे संग्रामाला उभे राहण्याची माझी शक्ती नाही तेव्हा हे धर्मज्ञ माझ्या पुत्राला आपण दया करा कम कमनशिबी माणसाचे आपण गुरुच दैवत आहात देव दानव गंधर्व यक्ष पक्षी सर्प हे कोणीही रावणाला तोंड द्यायला समर्थ नाही मग मानवाची गोष्टच काय तो रावण भऱ्याभऱल्या वीरांचे वीर युद्धात नष्ट करून टाकतो त्याच्याशी किंवा त्याच्या सैन्याशी लढण्याची माझी एकट्याची किंवा माझ्या सैन्यासह किंवा माझ्या मुलासह माझी शक्ती नाही संग्राम कसा करावा हे ज्याला माहीत नाही अशा देवासारख्या दिसणाऱ्या माझ्या बालपुत्राला हे ब्रह्मण मी देणार नाही युद्धात ते दोन सुंदर उपसंगाचे पु पुत्र मारिश आणि सुबाहु, महावीर महावीरशाली आणि सुशिक्षित असलेल्या यज्ञाला विघ्न करणारे असताना मी माझ्या पुत्राला मुळीच देणार नाही त्यांच्यापैकी एकाशी लढण्याकरता मी आ बांधवासह येतो तसे नको तर मी माझ्या बांधवासह आपली विनवणी करतो राजाची अशी ही बडबड ऐकून द्विजश्रेष्ठ कौशिकाच्या मनात अतिशय क्रोध उत्पन्न झाला चांगले आहुती पडलेल्या यज्ञातील अग्नी तुपाची धार सोडल्याने जसा अधिकच भडकतो तसा महर्षींचा क्रोधाग्नी भडकला बालकांडाचा विसावा समाप्त